अध्याय बारावा अघासुराचा उद्धार श्री शुकाचार्य म्हणतात एके दिवशी नंदनाने वनातच भोजन करण्याच्या विचाराने सकाळी उठून तुतारीच्या मधुरावाजात बरोबरच्या गवळ्यांच्या मुलांना जागवले आणि वासरांना पुढं करून तो व्रजमंडलातून बाहेर पडला त्याच्याबरोबर त्याच्यावर प्रेम करणारी हजारो मुलं सुंदर शिंकी वत्ताच्या काठ्या तुतार्या आणि तसेच घसली हजारो वासरं बरोबर घेऊन मोठ्या आनंदानं घरातून बाहेर पडली श्रीकृष्णाच्या असंख्य वासरात आपापली वासरं मिसळून त्यांना चाली ठिकठिकाणी थीक बाललीला करीत चालू लागल त्या मुलांनी जरी काचा, गुंजा रत्ने आणि सोन्याचे दागिने अंगावर घातलेले होते तरीसुद्धा त्यांनी वृंदावनातील फळं पालवी रंगेबिरंगी फुलं मोरपंख तसेच गेरूसारख्या रंगीत मातीनंही स्वतःला सजवलेलं होतं कोणी एखाद्याचे शिंके चोरून घे तर कोणी कुणाची काठी किंवा बासरी जेव्हा त्यांच्या मालकानं हे कळे तेव्हा ते घेणारा दुसऱ्याकडे लांब फेकीत असे दुसरा तिसऱ्याकडे आणि तिसरा आणखी लांब चौथ्याकडे नंतर ते हसत हसत ज्याचे त्याला देत श्रीकृष्ण जर वनाची शोभा पाहात थोडा पुढं निघून गेला तर अगोदर मी त्याला शिवणार अगोदर मी त्याला शिवणार असं म्हणत सर्वजण त्याच्याकडे पळत जात आणि त्याला शिवून आनंदमग्न होऊन जात कोणी बासरी बाजवी तर कोणी शिंके फुंकीत कोणी कोणी ब्रम्हराच्या बरोबर गुणगुणत तर कोणी कोकळ्याच्यासारखा कुहू कुहू आवाज करीत काही मुलं आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावलीबरोबर धावत तर काहीजण हंसाच्याबरोबर त्यांच्यासारख्या सुंदर गतीनं चालत काहीजण बगड्यांच्या जवळ त्यांच्यासारखे डोळे मिटून बसत तर काहीजण मोरांना नाचताना पाहून त्यांच्यासारखे नाचत काहीजण वांद्राचं शेपूट धरून ओढीत तर दुसरे त्यांच्याबरोबरीनं झाडावर चढत काहीजण त्यांच्यासारख्या माकडचष्टा करीत तर दुसरे काही त्यांच्याबरोबरीनं एका ढाळीवरून दुसऱ्या ढाळीवर उड्या मारीत काही मुलं नदीच्या प्रवाहात बेडकाबरोबर धावत पोहत त्यांना माग टाकून पुढे जात कुणी पाण्यात आपले प्रतिबिंब पाहून त्यांना हसत तर काहीजण आपल्याच आवाजाच्या प्रतिध्वनीला नावं ठवत श्रीकृष्ण ज्ञानी संतांच्यासाठी ब्रह्मानंदाचा मूर्तिमंत अनुभव आह दास्य करणाऱ्या भक्तांच आराध्य दैवत आहत् आणि मायेनिहित झालखा लोकांच्या दृष्टीन मनुष्य बालक आहत्त त्याच भगवंतांच्याबरोबर तपण्यात बालक खेळत होत पुष्कर जन्म श्रम करून जितेंद्रिय योग्यांनाही ज्यांच्या चरणकमलांची धूम मिळणंही शक्य नाही तेज भगवान ब्रजवासी गवड्यांना आपणहून दर्शन देत आहेत त्यांच्या भाग्याचा महिमा काय वर्णावा गवड्यात अग्रासूर नावाचा महान दैत्य हो। येऊन थडकला त्याला त्या मुलांची चाललेली सुखमय क्रीडा पाहली नाही तो इतका भयंकर होता की अमृतपान करून अमर झालख्खा दक्षता सुद्धा आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी त्याच्या मृत्यूची वाट पाहत होते। अभासूर हा पुतना आणि बकासुराचा लहान भाऊ असून कंसांनी त्याला पाठवलि होत श्रीकृष्ण इत्यादी मुलानं पाहून विचार करू लागला की माझ्या सख्या भावाला आणि बहिणीला मारणारा हाच होय म्हणून आज याला बलरामासह मारून टाकीन हे जर मरून माझ्या भाऊ बहिणीसाठी तिलांजली बनले तर बाकी व्रजवासी आपोआप मेल्यासारखेच होतील कारण संतान हेच प्राण्यांचे प्राण होत जर प्राणच राहिले नाही तर शरीराची जी काळजीच कशाला असा निश्चय करून त्या दुष्ट दैत्यानं प्रचंड आजगराचं रुप धारण करून तो रस्त्यात पडून राहिला त्याचे ते शरीर एक योजन लांब आणि मोठ्या पर्वताप्रमाणे प्रचंड होते ते अत्यंत अद्भुत होते सर्व बालकांना गळून टाकावे या इच्छेने त्याने गुहेप्रमाणे गुहे आपले अवाढव्य तोंड उघडून ठेवलेले होते त्याचा खालचा जबडा जमिनीला आणि वरचा ओठ आभाळाला टेकला होता त्याचे जबडे गुहांप्रमाणे होते आणि दाढा पर्वत शिखरांप्रमाणे वाटत होत्या तोंडात घोर अंधकार होता लांब लचक जीव सडकेप्रमाणे दिसत होती श्वास तुफानाप्रमाणे आणि डोळे दावागणीप्रमाणे धगधगत होते आघासुराचं असं रूप होऊन मुलाना म्हटलं की हा सुद्धा वृंदावनाचा एखादा देखावा असावा ते गमतीनं कल्पना करू लागले की आजगराचे उघडलेले तो अंतर नसेल कोणी म्हणू लागला मित्रांनो सांगा पाहू हा जो आपल्या समोर एखाद्या जीवाप्रमाणे बसला आहे तो आम्हाला विऊन टाकण्यासाठी आजगराच्या उघडलेल्या तोंडाप्रमाणे तर तो दिसत नाही ना दुसरा म्हणाला सूर्याची किरण पडल्याने खरोखरच हे जे लाल झालेले ढग दिसत आहेत ते असं वाटत आहेत तो याचा वरचा ओठच आहे आणि त्याच आभाळाच्या सावलीनं ही जी जमीन लाल दिसत आहे तो त्याचा खालचा ओठ आहे तिसरा म्हणाला होय खरंच आहे पहा ना या डाव्या उजव्या बाजूच्या गुहा आजगराच्या जबड्यासारखेच नाहीत काय आणि ही उंच उंच शिखरं तर त्याच्या दाढाच वाटत चौथा म्हणाला अरे मित्रा ही लांब रुंद सडक तर नेमकी अजगराच्या जिभेसारखीच वाटतेय आणि ह्या पर्वत शिखरांच्या मधील अंधकार तर तो त्याच्या तोंडातील आतल्या भागावर ही मात करीत आहे आणखी एकाने म्हटलं पहा पहा या जंगलाला आग लागल्यामुळं ही गरम जळजळी थावा येऊ लागलेली आहे ती म्हणजे या अजगराचा श्वासच वाटतोय आणि त्या आगीनं जळालेल्या प्राण्यांची दुर्गंधी अशी वाटतेय की जणू काय अजगराच्या पोटात मेलेल्या जीवांच्या मांसाचीच ही दुर्गंधी आहे मग त्यांच्यापैकी एक जण म्हणाला आम्ही जर याच्या शिरलो तर हा आम्हाला घेऊन टाकेल काय अरे हा काय घेऊन टाकणार जर यानं अशी आगळी केली तर हा एका क्षणात कृष्णाकडनं बकासुराप्रमाणे मारला जाईल असं म्हणत ती मुलं बकासुराला मारणाऱ्या श्री कृष्णाचे सुंदर मुख पाहात आणि टाळ्या पिटीत मोठ्यानं हसत हसतच आघासुराच्या थस तोंडात घुसली त्या अज्ञानी मुलांनी आपसात केलेली भ्रामक वक्तव्य ऐकून भगवान श्रीकृष्णाने विचार केला की अरे यांना हा खरा अजगर सुद्धा खोटा वाटतोय सर्व प्राण्यांच्या हृदयात निवास करणाऱ्या त्यांनी तो राक्षस आहे हे ओळखून आपल्या मित्रांना त्याच्या तोंडात जाण्यापासून आडवण्याचं ठरवलं तेवढ्याच साई मुलं त्या आसुराच्या पोटात घुसली परंतु अभासुराने त्यांना घेवलं नाही कारण आपल्या भाऊ बहिणीच्या वधाची आठवण होऊन त्यांना मारणारा श्रीकृष्ण किंवा मुखात येईल याची साघासुर वाट पाहत होता सर्वांना अभय देणाऱ्या श्रीकृष्णांनी पाहिलं की ज्यांचे रक्षण करणारे किंवा आपणच ती बिचारी मुलं आपल्या हातातून निष्ठून मृत्यूरूप अघा सुराच्या जठराग्नीचं भक्ष्य बनलेली आहे तेव्हा दैवाच्या या विचित्र लिलेचा त्यांना विस्मय वाटला आणि त्यांचं हृदय दयेनं द्रवलं ते विचार करू लागले आता काय करावं ज्यामुळं या दुष्टाचा मृत्यू तर व्हावा आणि या भाबऱ्या मुलांची हत्या सुद्धा होऊ नये ही दोन्ही कामं कशी होऊ शकतील सर्व काही प्रत्यक्ष पाहणाऱ्या श्रीहरींनी काय करायचं ते ठरवून ते स्वतः त्याच्या मुखा शिरले त्यावेळी ढगा नाड लपलेल्या देवता भीतीनं हाय हाय म्हणू लागल्या आणि अघासुराचे हितशी कंस वगैरे राक्षस आनंदित झाले अघासूर वासरा आणि यांच्यासह हो श्री आपल्या दाढाने चावून त्यांचं पीठ करू इच्छित होता परंतु त्याचवेळी अविनाशी श्रीकृष्णाने देवतांचा हाहकार ऐकून अत्यंत वेगानं आपले शरीर त्याच्या गळ्यात नऊन खूप फुगवलं हो यानंतर भगवंतांच्या शरीरामुळं त्या महाकाय अजगराच्या गळ्याचा श्वास मार्ग बंद झाला भूगळं उलटी झाली तो व्याकुळ होऊन इकडे तिकडं वळवू लागला शेवटी आतल्या आत रोखला श्वास ब्रम्ह बाहेर पडला त्याच मार्गाने त्याची सर्व इंद्रिय सुद्धा शरीरातून बाहेर आली त्याचवेळी भगवान मुकुंदानी आपल्या अमृत दृष्टीनं मेलेली वासरं आणि मित्र यांना जिवंत केलं आणि त्या सर्वांना बरोबर घेऊन ते अघासुराच्या मुखातून निघून बाहेर आले त्या अजगराच्या स्थूल शरीरातून एक अद्भूत अशी मोठी ज्योत बाहेर पडली त्यावेळी त्या ज्योतीच्या प्रकाशाने दहाही दिशा झगमगल्या ती थोडा वेळ आकाशच्या स्थिर होऊन भगवान त्यांच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागली जेव्हा ते बाहेर आले तेव्हा ती ज्योत सर्व देवतांच्या दखत त्यांच्यामध मिसळून गेली त्यावेळी देवतांनी फुलांचा वर्षाव करून अप्सरांनी नृत्य करून गंधीर्वानी गाऊन वादकांनी वाद्य वाजवून ब्राह्मणांनी स्तुतीपाठ म्हणून आणि पार्श्वदांनी जय जयकार करून अतिशय आनंदानी भगवान श्रीकृष्णांच पूजन कल कारण त्यांनी अखाळ मारून त्या सर्वांच्यावर मोठउ उपकार कलि होत ते अद्भुत स्तुतीपाठ सुंदर वाद्य मंगलमय गीत जय जयकार इत्यादी आनंदोत्सवाचे अनेक मंगल ध्वनी ब्रम्हलोकी जाऊन पोहोचले ते ऐकून ब्रम्हदेव ताबडतोब तिथे आले आणि श्री कृष्णाचा हा महिमा कहून चकित झाले परीक्षिता जेव्हा आजगराचे ते अद्भूत कातडे ब्रादामनात सुकून गेले तेव्हा ते, ते व्रजवासियांसाठी पुष्कळ दिवसांपर्यंत खेळण्याचे एक अद्भुत गुहा बनून राहिलेले होते भगवंतांनी हे जे आपल्याला मृत्यूरूप अजगराच्या मुखातून वाचवले होते आणि अघासुराला संसार बंधनातून सोडवले होते ती लीला भगवंतांनी आपल्या कुमार अवस्थेत म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षीच केली होती दौळ्याच्या मुलांनी ती त्याचवेळी पाहिली सुद्धा होती परंतु पौगोंडावस्थेत म्हणजे सहाव्या वर्षी त्यांनी आश्चर्यचकित होऊन व्रजामध्ये येऊन ती नुकतीच घडल्याचे सांगितले अघासूर मूर्तिमंत अघ म्हणजे पाप होता भगवान त्यांच्या केवळ स्पर्शाने त्याची सर्व पाप धुतली गेली आणि त्याला पापी लोकांना कधीही प्राप्त न होणाऱ्या सारुप्य मुक्तीची प्राप्ती झाली परंतु ही काही आश्चर्याची गोष्ट नाही कारण माणसाच्या बालकासारखी लिला रचणारे हेच ते परम परमात्मा आहेत जे व्यक्त अव्यक्त आणि कार्यकारण रूप अशा सर्व विश्वाचे एकमात्र विधाता आहेत ज्यांच्या कोणत्याही एका अंगाची भाव भावनिर्मित प्रतिमा दर द्वारा एकात्र एकदा जरी हृदयामध्ये स्थिर केली तरी तीच केवळ भक्तांना मिळणाऱ्या प्रदान करते तर मग आत्मानंदाच्या नित्य ज्यांनी मायेचा निराश केला तेच अंतरंगात शिरल्यामुळे सदगती मिळाली यात काय आश्चर्य सूत म्हणतात शवनकदी ऋषींनो श्रीकृष्णांनी त्याला जीवदान दिले होते त्या आपल्या रक्षणकर्त्याचे हे अद्भूत चरित्र ऐकले तेव्हा त्याने पुन्हा श्री शुकांना त्यांच्याच पवित्र लिलांसंबंधी प्रश्न विचारला कारण त्यांच्या लिलांनी परीक्षिताचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेतलेले होते परीक्षिताने विचारले मुनिवर्य आपण म्हणाला की भगवंतांनी केलेली पाचव्या वर्षातील लिला मुलांनी ब्रजामध्ये सहाव्या वर्षी नुकतीच घडल्याप्रमाणे सांगितली भूतकाळी केलेली लीला वर्तमान काळाप्रमाणे त्यांनी कशी काय सांगितली महायोगी गुरुदेव हे जाणून घेण्याचे मला मोठी कुतूल वाटून राहिलेले आहे आपण कृपा करून सांगावे ही देखील त्या श्रीकृष्णांचीच माया असावी कारण याखेरीज असं होईच शकत नाही गुरुदेव मी नाममात्र क्षत्रिय असूनही आमचे भाग्य एवढे मोठे की आम्ही आपल्याकडून परमपवित्र श्रीकृष्ण लिलामृताचे वारंवार पान करीत आहोत सूत म्हणतात भगवंतांच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ अशा शौनका परिक्षितानी जेव्हा असे विचारले तेव्हा श्री शुकांना भगवंतांची ती लीला आठवली त्यामुळे त्यांची सर्व इंद्रिय आणि अंतःकरण भगवंतांच्या लिलेनिस्वतड खोड्या वयान हळूहळू हो मोठ्या कष्टाने पुन्हा भानावर आल्यावर तपीक्षिताला सांगू लागल अध्याय बारावा समाप्त